Ram Jai Jai Ram Shri Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Oh Shri Ram Jai Ram Jai Jai Ram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 जय जय रघुवीर प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी, निवासी। महाभक्त जो आवडे विठलासी जया वर्णिता थोर आहलाद चित्ता।, चित्ता, नमस्कार माजा। तया दत्त जनार्दन श्री एकनाथ महाराज की. एकुदे हो प्रापंचिकांनी परमार्थ कसा करावा याचा जणू आदर्श वस्तुपाठ दाखवणारे संत म्हणजे पैठणचे एकनाथ महाराज अगदी लहानपणी कथा कीर्तनाचा एवढा प्रभाव पडला त्या नाथांवरती अगदी लहान असताना कीर्तनकारांनी सांगितलं की सद्गुरू शिवाय ब्रम्हज्ञान नाही म्हणून आजीला विचारलं आजीनं सांगितलं मला विचारू नको गोदावरी मातेला विचार म्हणून गोदावरी मातेनं मार्गदर्शन केल्याप्रमाणे दौलताबाद लावून राहिले आणि जनार्दन स्वामींकडून अनुग्रह प्राप्तप्रभूंच दर्शन झाल्यानंतर अप्रतिम असं साधन केलं शूल प्रभंजन तीर्थावरती या मुलानं एवढं साधन केलं की अंगावरती साप खेळायचे महाभयंकर असे सर्व अंगावरती खेळायचे तरी यांनी आपली समाधी कधी भंग होऊ दिली नाही देहापासून स्वतःला वेगळं काढल्याशिवाय परमार्थ सुरूच होत नाही हे वाक्य लक्षात ठेव तुकाराम देवाला भगवंता आता देवा करी एक उपकार देहाचा विसर पाडी माझ तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले हे साधन पूर्ण केलं ज्याला साक्षात्कार म्हणतात तो नाथाना झाला आणि गुरुजींच्याकडे आले आणि गुरुजींची आज्ञा म्हणून प्रपंचात पडले ज्यांनी लहानपणी परमार्थ केलाय ना त्यांना प्रपंच बाधत नाही ते प्रपंचात असतात पण प्रपंचात नसतात समर्थ म्हणाले मुखी राम त्या काम बाधू शके गुणे इष्टिष्ट त्याचे सुखेना हरी भक्त तो शक्त कामासो मारुती ब्रह्मचारी महारुद्र हनुमान की मारुतीरायांच उदाहरण ठेवलंय समर्थानी ज्याच्या चित्तामध्ये राम गेला ना त्याला काम उपयोगाला पडतो त्रास देत नाही कामान ते बांधले जात नाहीत कामाचा ते उपयोग करून घेतात म्हणून प्रपंचात आले विवाह झाला पत्नी पण अशी मिळाली की परमार्थाला कधी आडकाठी नाही फार भाग्य लागत याला दोघ एकमेकांना पूरक मिळायला फार भाग्य लागत लक्षातच ठेवू मनासारखी सुंदराते अनन्या समर्थांचं वाङमय अप्रतिम यावर काही काही गोष्टी तर समर्थ बोलायला लागले ना की असं वाटत बस बस कामच होऊन जातं त्यात काही वृत्त समर्थांची खास आहेत भुजंगपरा वृत्त समर्थांचं ओवी वृत्त ज्ञानोभांच अभंग वृत्त तुकोभांचं आणि आर्या वृत्त मोरोबं काय मनाचे श्लोक आहेत हा श्लोक स्फुट काव्यातला आहे ते म्हणले मनासारखी बायको मिळणं मनासारखी सुंदराते अनन्या सुंदर असली तर नसते ना अनन्य असली तर नसते मना मनासारिखे पुत्र जामात कन्या सदा चालती बोलती नम्र वाचा अंडरलाइन जनी योग हा जाणीजे सुकृताचा जय जय रघुवीर अशी पत्नी हो काय प्रेम असेल मी कालच आपल्या समोर विधान केले की पती पत्नीतलं सुद्धा नातं पवित्र असावं चांगलं असावं अशी जर संकल्पना करून घ्यायची असेल तर ही अध्यात्माची चिंतन नेहमी ऐकत चला पती पत्नींच प्रेम विषय सुखानं चांगलं राहत नाही केवळ तो एक मुद्दा आहे फक्त धनानी चांगलं राहतं असंही समजू नका कोणत्याही गोष्टीनं ना राहत नाही मग कशाने राहत एकमेकाच्या अंतःकरणातला विचार समजून वागायला ज्याला आलं त्यांचं प्रेम चांगलं राहतं आणि ही आपल्याला फक्त गोष्ट भारतामध्ये बघायला मिळेल भारतीय संस्कृती ज्याला म्हणतात भारतीय विचारधारा ज्याला म्हणतात आपल्याकडं नवरा बायको एकमेकांची ओळख जर कुणाची करून द्यायची झाली ना तर सांगतात बायको सांगते हे माझे मालक आणि तो सांगतो या माझ्या मालकीण बाई बरोबर आहे ना मालक आणि मालकीण हो। मालक मालक, मालक हे नातं कसं शक्य आहे मालक आणि नोकर हे नातं सगळ्या जगात आहे पण मालक मालकीणीचा मालक असतो आणि मालकीण मालकाची मालकीण असते हे फक्त आपल्याला भारतात दिसेल म्हणून सगळीकडं फिराव हो। सगळं ऐका अगदी सगळीकडं अमेरिकेत जा जपानमध्ये जा लंडन जा मशनात जा सगळीकडं जा हे विश्वची माझं घर म्हणल्यानंतर तेही आपलंच आहे ना मग भारताचं वैशिष्ट्य काय हे विश्व जर माझं घर असेल तर भारत हे त्यातलं देवघर आहे कळलं का घरामध्ये दे देवघर असते त्यांना कळल जय जय रघुवीर काय किती ज्या बाई आहेत एकदा हरी त्यांचा मुलगा हरी पंडित म्हणतो ना आपण त्याला हरी पंडित तो, तो भांडला निघून गेला एकदा का तर नाथांचं मराठीत पुराण सांगणं त्याला पटायचं नाही स्टेप डाऊन केलं म्हणायचं निघून गेला कर्मावर त्याची चांगली निष्ठा होती पण निघून गेला आता वाईट नाथानही वाटलं गिरिजाबाईनही वाटलं दसऱ्याचा दिवस होता जेवायला बसलेली मंडळी वाढायला गिरिजाबाई आल्या सारवलेल्या जमिनी डोळ्यातनं पाणी पडलं गिरिजाबाईंच्या कुठं पडलं जमिनीवर पडलं ताटाच्या ता आलीकडं आवरलं होतं असं करून आलं तर आपण इतक्या जोरात आलं नाथानं वाढताना नाथान ना ना, ना नंतर बसलेला असायचा हो डोळ्यात टचकन पाणी आलं आणि पडलं वाढायला थांबत असत पूर्वी लोक लक्षात ठेवा म्हणून हा दृष्टांत तो थोडा नीट समजावून घ्या सगळेजण गोल जेवायला डाव्या हातान वाढू का बुआरण आलंय आमचं असं नव्हतं तर गिरिजाबाई वाढत होत्या डोळ्यातनं टचकन पाणी पडलं जमिनीवरती नातानी पाहिलं काय नवराय विचारलं आज आपला हरी नाही जेवायला आपल्या माझ्या हट्टामुळे तो निघून गेला किती वाईट पिता आहे ना मी आणि असा तुझा किती वाईट मी पती आहे ना किती मी वाईट आहे ना म्हणून डोळ्यात पाणी आलं काय बायको आहे बायको म्हणाली नाही हो तुमची योग्यता न समजणाऱ्या मुलाला मी जन्म दिला म्हणून मला वाईट वाटतय म्हणून हि चरित्र पुन्हा पुन्हा ऐकत जा हो काय ऐकण्या मिळतं असा विचार नका करू ऐकत जा एक वेळ अशी येते की आपला प्रपंच धन्य होऊन जातो असं नाथांचं जीवन आहे सगळ छान नंतर हरिपंडित परतही आले सुप्रीम एंड झालाय नाथांच्या चरित्राचा एवढं सांगतो या पद्धतीनं नाथ महाराज प्रपंचात आले पत्नी चांगली मिळाली सगळं व्यवस्थित चाललंय पहाटे उठाव पहाटे उठाव आणि सगळं अन्निक आटोपल्यावर भगवंताची गोड पूजा करावी इतकी सुंदर पूजा कि त्या पांडुरंगाने लोणी देऊन बघा अजून त्याचा हात तसाच आहे खाल्ला पण समाधान नाही झालं पुन्हा हात असा जणू तो वाट बघतोय पुन्हा एखादा एकनाथ येईल आणि त्या हातावर मला लोणी देईल देव भावाचा भूकेला सकाळी रोज सूर्योदयाला भागवत सांगावं थोडी निहारी करावी आणि जे कुडकर्णीपण आहे घरी म्हणजे कारकून म्हणा सगळ्यांचा हिशोब ठेवायचं पूर्ण तहसीलदार कार्यालय म्हणजे नाथ महाराजांचं घर आहे लक्षात घ्या म्हणजे कारकुनापासून साहेबांपर्यंत सगळं नाथच आहेत सगळी पूर्ण व्यवस्था कुणाच्या जमिनी किती कुणाचं कसं काय हे सगळं व्यवस्था त्याच्या लिखापडी का गेल्या काय पीक घेतलं शेतसारा कसा भरला हे सगळं काम नाथ महाराज करतायत सगळं व्यवस्थित चाललंय दुपारी बारा वाजता आलेले जे लोक आहेत त्यांना अन्नदान करावं आल्या अतिथ्या अन्न देणे आल्या देणे आल्या अतिथ्या अन्न देणे नियम असा साधिला दुपारच्या वेळामध्ये काही लेखन करावं अध्यात्माच्या पुस्तकांच थोड चिंतन करावं आणि त्यातून एकनाथ ही भागवत नावाचा ग्रंथ जन्माला आला भावार्थ रामायण जन्माला आलं अनेक विरहिणी अनेक रचना अनेक वृत्तातल्या रचना पांगळा लिहिलाय नाथानी अनेक भारुड लिहिली आहेत जोगवा लिहिलाय शुक्रवार आहे एक चरण म्हणतो सगळं नाही म्हण हे जगदंबा कृपा करते म्हणजे काय करते म्हणले अचानक येते कशी कळे ना कशी कळे ना आजाच्या नदी सोपडीत आली नवसाला नवसाला पावली आई माझी नवसाला पावली हो नवसाला नवसाला पावली आई माझी नवसाला पावली बोला, लाल रवि मलवट भरला लाल रवि मलवट भरला सोनकेशरी शालू सजला लाल रवि मलवट भरला सोनकेशरी शालू नक्षत्रांच्या कवड्या गुंपुनी माळगळा घातली नक्षत्रांच्या कवड्या गुंपुनी माळ गळा घातली नवसाला नवसाला पावली आई माझी नवसाला पावली नवसाला पावली आई माझी नवसाला पावली जगदंब उदयोस्तू उदयोस्तू उदयोस्तू विंचू आहे ना चावला आ विंचुचा काय विंचू लिहिला नुसता विंचवाच चिंतन करा त्या नव्हे देहाला चावणारा विंचू देह पडला तर नवीन देह धारण करता येईल पण काम क्रोध ही इंगळी आहे ना दोन नांग्या दोन हे अस काम, काम क्रोध रुपी इंगडीनची काही नांगी मारली आहे म्हणून माणसं दुःखी आहेत दुःखाच कारण काम क्रोध एवढंच आहे खरं क्रोधाला अस्तित्व नाही काम आहे म्हणून क्रोध आहे अप्रतिम असा वेदांत नाथानी विविध भारुडातून भारुड म्हणजे बहुरूड सर्वसामान्य नागरिकांना वेदांत कळावा सगळ्यांना तळागाळापर्यंत हल्ली तळागाळापर्यंत संध्याकाळच्या वेळेला अनेक आठवावं संध्या, संध्या इत्यादी आठवावं सूर्योदयापूर्वी दोन घास खाऊन घ्यावेत फलाहार ज्याला म्हणतो फळ फल। फलाहार म्हणजे फलांचा आहार त्याला म्हणतात आता आपण फराळ म्हणतो फराळ म्हणताना अगदी खिचडीचं तूप अगदी वरती टाळू लागले ती दरळ लागतोय फराळ अगदी गरगरीत झाले तोंड असं वाटतं संत मंडळी देहाचा विचार फार करत नाहीत देहाला फार त्रासही देत नाहीत जे लोक देहाला फार त्रास देतात ना किंवा देहाचं फार कौतुक करतात ना ते देहाला आपलं समजतात जय जय रघुवीर आणि देह हे काळाचे धन कुबेराचे या देहावर किती नाव गोंदवून घ्या परवा पेपर मध्ये माहिती आली होती मोठे मोठे फोटो ती कोण नटी आपल्या पायावर म्हणे कुणाचं तरी नाव नोंदवून घेतलं ओनली फॉर हिम आठवलं म्हणाल भुवा फरच माहितीये मग काय बावळ मनुष्यच इथे उभा करावा असंच माहितीये भोंगळ लोकांचा कारभार म्हणजे मंदिर शहाणी माणसं इथं लागतात लक्षात घ्या सगळ्यात शहाणी एकांती नाजुक कारभार तेथे असावे अतिरेक याचा एक कोटी गुण विचार परमार्थ विषय खरा परमार्थ करायचा असेल तर बाजार मांडायचा असेल तर मग ते अवघड नाही फक्त तेवढी तो मनुष्य द्यायचा पाहिजे असो असे नाथ महाराज आणि त्यानंतर सूर्यास्त झाला या दरम्यान साधारण आठच्या दरम्यान कीर्तनाला आरंभ करावा आता टाळ घेऊन उभा उद्धव बसलेत पखवा झाला नाथ महाराजांचं कीर्तन इतकं गोड असायचं श्रोते हो की विद्वानातल्या विद्वानापासून अगदी सगळ्यांना सामान्यातल्या सामान्याला ते आवडावं कारण प्रत्येकाच्या अनुभवाच्या प्रांतातले दृष्टांत देऊन नाथ महाराज तो विषय समजावा याकरता सांगतात विद्वत्तेच्या करता सांगता विद्वत्ते नाही लक्षात घ्यायचं प्रदर्शन मांडायचं असतं त्याला प्रपंच म्हणतात आणि दर्शन घ्यायचं असतं त्याला परमार्थ म्हणतात प्रदर्शन आणि दर्शन ज्याची जाहिरात फार होते ना समजायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आमच्या महाराजांची गुरुपौर्णिमा उत्सव यंदा पुण्यात कशाला पुण्यात कशाला जाहिरात परमार्थाची जाहिरात स्वामींची जाहिरात देत होते का सांगा लोक उलट सांगायचे जय जयकार पण करू नका माझ्या गडावर सद्गुरूचे इथे जय जयकार नाही परमार्थाच्या खुणगाठी बांधून ठेवा फार जाहिरात करावी लागते फार आम्ही चांगले आम्ही चांगले आम्ही चांगले सांगावं त्याच्यात चांगुलपणात काहीतरी खोट आहे सोन्याची जाहिरात करावी लागते का हो। बेंटेक्सची जाहिरात करावी लागते सोनं <onwards> सिद्धच आहे आणि तुम्ही किती ओरडा सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले कि नाही सध्या लोकांचं वैशिष्ट्य जाहिरात बघितली की चालली सगळे आमच्या गल्लीत एक आला मनुष्य टकलावर रामबाण उपाय टकलावर रामबाण उपाय टकलावर रामबाण उपाय एकदम पाचशे टकले जमले हो हा जमली सगळे त्यांना वाटलं काय आता देत आहेत बघ्या गोळ्या देत आहेत का देता देता तेला काही काळ निळ तेल देत आहेत डोक्याला वगैरे मग त्यानं सगळे जमू द्या म्हटलं जमले जमले जमले आता नाही वाढत लक्षात घेतलं आणि त्यानं पिशवी उघडली टकलावर रामबाण उपाय टोपी हात मेल्यामुळे श्रोते होते खरे ते येऊन बसायचे विद्वानही यायचे सामान्य यायचे आजही पैठणचा मंडप बघा तो नाथांचा वाडा पूर्ण भरलेला मंडप नाथ महाराज उभे आहेत कस होत कीर्तन हो कस होत कीर्तन थोडक्यात वाणी समर्थ नाही पण प्रयत्न करू या नाथांच्या कीर्तनाचं वर्णन करणार हो एकनाथांची अमृत तुल्य वाणी एक नाथांची अमृत तुल्य वाणी दो सो धोतर उपरण स्वच्छ नियव गईन तुष्टी की महा नाम लावलेला बुक्का लुक्का लाव लैष्णव संप्रदाय त्याचा तुळतुळीत केलेला गोटा त्याच्यावरती गाईच्या खुरा एवढा घेरा त्याच्यावरती चापून चोपून बसवलेली फुलवात मस्त शेंडी नेत्र भगवंताच्या प्रेमानं भरून आले तो भरून आले किती कृपाळू आहे देव किती दयाळू आहे तो त्याच गुणवर्णन सुरू आहे ऐकायला आलेल्या शोध्याला असं वाटायचं पुन्हा इथून जाऊच नाही श्रवणी पडतालोचनी yeah. येत पाणी हो श्रवणी पडता लोचनीय पाणी श्रवणी पडतालोचनी येत पाणी स्वयो स्वतो स्वय स्वय तो कैट भारी रंग चढ लाई कीर्तनात भारी हो रंग चढलाई कीर्तनात, हो। कीर्तनात भारी भारी हो, होण दवलेकर महाराज सांगायचे ज्यानं केवळ विद्वत्ता मिळवली आहे म्हणजे अनुभव सोडून विद्वत्ता आहे तो ओठातून बोलतो ते लोकांच्या बुद्धीत जात त्याचे शिष्य अहंकारी बनतात अभ्यासक खूप असतात पण अहंकारी भाबड्या लोकांचा भाबडेपणाचा धिक्कार करावा असं ज्यांना वाटतं ते कुठं तरी आतमध्ये अहंकारी येते थोडं कठोर लक्षातच ठेवा भाबडेपणाला सुद्धा वंदन करता आलं पाहिजे माझ्या एवढी विद्वत्ता नसेल त्याच्याजवळ पण त्याच्या अंतकरणातली सात्विकता घेण्याची माझी व्यवस्था बंद झाली असेल तर मध्ये अहंकार झालाय गोंदवलेकर महाराज सांगायचे की असा विद्वान जो आहे तो तोंडात बोलतो म्हणजे ओठातन बोलतो ते लोकांच्या बुद्धीत जातो संत पोटातून बोलतो ते लोकांच्या हृदयात जात मेंदूची मल्लीनाथी मोजक्यांनाच पानवते हृदयाची भाषा फ्रॉम किंग टू द बेगर सर्वांना कळते असं नाथांचं गोड कीर्तन त्या कीर्तनाला भरपूर गर्दी आहे भगिनी वर्ग एका बाजूला बसलाय बंधू वर्ग एका बाजूला बसलाय समोरच्या बाजूला श्रीखंड्या बसले श्रीखंड्या आणि अचानक एक साधवी पाठीमागच्या बाजूला येऊन बसली कीर्तनाला आली तेव्हा रडत होती आणि कीर्तन संपेपर्यंत रडत होती कीर्तन संपायला एक पाच मिनिटं उरलेली होती तिनं पदरानं डोळे पुसले आणि तिचा चेहरा एकदम प्रफुल्लित झाला आनंदी झाली ती येताना काही दुःख घेऊन आली होती पण एकदम दुःख सगळं संपलं असं काही तिच्या हा चेहऱ्यावरून अंदाज घ्यावा असं सगळं संपलं आणि त्या दिवशी पासन ठरवलं इथं अमृताची खाण आहे इथं रोज यायचं तिचं नाव काय सुशिला नामेक सती सुशिला नामेक सती नित्य येई पुराणा पुराणाप्रती परी दुःख असे चित्ती काय दुर्दैव जाहले हे, हे, हे, हे। कीर्तनाला येताना चेहरा पडलेला असायचा आणि एकदा निरूपण सुरू झालं कोण अशी निरूपण द्या की ते अनुभवात बोलायचे एकदम गंभीर व्हायची आणि एकदम तिला लक्षात द्यायचं की ज्याला आपण दुःख मानतोय त्या दुःखाचा आणि आपला केवळ उपभोगाचा संबंध आहे उपभोग म्हणजे अनुभवाचा संबंध आहे म्हणजे अनुभवाला येत ते आपण नाही मग आपण जे नाही त्याचं एवढं वाईट का वाटून घ्यावं हा विवेक व्हायचा पूर्ण कीर्तनात दोन तास काय जेवढा असेल कीर्तन तेवढ्यात आणि कीर्तन आटोपलं घरी गेली की पुन्हा ती दुःख सुरू पुन्हा रोज कीर्तनाला यायचं पण तिनं आज प्रश्न ठरवलं की कि कीर्तन चुकवायचं नाही महिन्यातले चार दिवस ती बाहेर उभं राहून कीर्तन आहे अशी निष्ठा कीर्तनावर कुठ हो। तरी निष्ठा ठेवल्याशिवाय उद्धार होतच लक्षा नाही लक्षात ठेवा आणि एक वाक्य सांगतो आजपर्यंत श्रवणाशिवाय एकही मनुष्य उद्धारला नाही समर्थ तर म्हणाले जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे काहीचा हो परमार्थ मागे केले तिथुके व्यर्थ श्रवणे विण होत असे इतकी मोठी संत सत्पुरुष मंडळी गोंदवलेकर महाराज काम झालं होतं महाराजांचं नंतर कीर्तनकार आला तरी त्याला उभं करतात आणि समोर बसून कीर्तन ऐकतात स्वामींनी गडावर कीर्तन संमेलन घडवलं समर्थांची त्रिसूत्रीच आहे मुख्य ते हरिकथानिरूपण दुसरे ते राजकारण जिथं पहिलं राजकारण आलं दुसरं ते काय नसेल ते असेल ते बघा तिथला परमार्थ संपला व्यवहारही संपला अध्यात्माचा प्रभाव जेव्हा मॅनेजमेंट वर असतो ना तेव्हा मॅनेजमेंट कडून काही वाईट घडतच नाही प्रभाव असेल तर कठोर वाक्यात पण लक्षातच ठेवा ज्या ज्या ठिकाणी पैसे पैसे पैसे, पैसे, पैसे। आणि अधिकार अधिकार अधिकार सत्ता सत्ता सत्ता त्या ठिकाणी फक्त कवायत शिल्लक राहते अध्यात्म केव्हाच दूर गेलेला असत आणि बाकी कुठं काय झालं हा विषय आपला नाही आपलं तसं होत नाही ना याचा त्या वैयक्तिक विचार करावा सॉक्रेटिस म्हणत असे रिलीजियस लाईफ इज ॲज लाईक ऍज पर्सनल टूथब्रश वैयक्तिक स्वतःच्या ब्रश सारखं हे धार्मिक आयुष्य आहे मी आध्यात्मिक म्हणतो त्याला अध्यात्मिक आयुष्य अगदी वैयक्तिक माझा मी विचार करावा इथल्या लोकांनी काय करावं तिथल्या लोकांनी माझा विषय नाही तो असे आणि ही मुलगी ही रोज येथे एक महिना दोन महिने चार महिने झाले असतील मला कसं कळलं नाही दहा पंधरा वीस वर्ष झाली मी इथं राहते पण इथे यावं असं कसं वाटलं नाही कदाचित माझ्या पूर्व पुण्याचा काहीतरी उदय झाला असेल सत्कर्म परिपाकांतही भवेत सद्गुरु दर्शनम सत्कर्मांच्या परिपाक म्हणजे त्याचा आउटपुट जर काय असेल तर सद्गुरूचं दर्शन होतं किंवा अध्यात्म चिंतनाला आरंभ होतो या न्यायानं माझं पुण्य उदयाला आलं म्हणून मी इथे यायला लागले आता रोज यायचं रोज यायचं असं ठरवलं आणि यायची पाच सहा महिने गेल्यावर तिला वाटायला लागलं आपलं जे दुःख आहे ते नाथांना सांगून बघूया का नाथ हे सिद्ध पुरुष आहेत कदाचित प्रपंचातल्या पण काही दुःखांचा परिमार्जनाचा भाग जर त्यांनी सांगितला तर तेही दुःख कमी होईल जीवन तरी का असावं परमार्थाशिवाय जीवन सुखी नाही बरोबर आहे पण रोजचं जीवन सुद्धा सुखी करायकरता काय हरकत आहे आणि धर्मशास्त्रांनी उपाय सांगितले हे नाथांच्याच कीर्तनात ऐकलं हे अध्यात्म म्हणजे कसंही माहिती आहे कामधेनू सारखं आहे जे हवं ते आपल्याला मिळत म्हणून आपल्याकडे मंत्र साधन आहेत नोकरी लागत नसेल तर सद्गुरूंकडे आले लोकांनी नोकरी लागली असे अनेक लोक आहेत स्वामींचे अनोग्रित लोक सांगतात की आम्ही स्वामींकडे आलो आम्हाला नोकरी नव्हती नोकरी लागली एक जण तर मला, मला, मला आम्हाला म्हणले आम्हाला वाटलं स्वामी नोकरी लावणारेच आहेत जय जय का ते गडावर अच्युतभुआ रामदासी म्हणून होते अच्युतभुवा जोशी रामदासी असे किडकिडेच होते बघा ते मला बोलताना एकदा म्हणले लहान होतो मी मकरन दर्शन घेत होते स्वामींच गडावरती स्वामींच्या पादुकांच अरे स्वामी हे स्वामी आहेत हे बऱ्याचशा लोकांनी ओळखलंच नाही म्हणले व्यवहारातलं देतात म्हणूनच आम्ही म्हणले एकत्र आलो त्यांच्या चरणाचं जेवायला नाही म्हणून आलो याचा अर्थ दुसरा असा की हे पण ते पूर्ण करतात असा अर्थ आहे आणि त्याकरताच गर्दी होते लक्षात ठेवा जय गोंदोलेकर महाराज नेहमी म्हणायचे मी म्हणले केशर कस्तुरीचं दुकान म्हणले पण गिरा एक सगळं हिंगण जिऱ्याच येत किमती मागतच नाहीत कुणी म्हणून नंतर स्वामींनी मोक्ष संदेश लिहिलाय तो एका शिष्या करता लिहिला असो इतकं डिटेल नको आता बोलायला पण हिनं विचार केला आपली प्रपंचातली समस्या जर त्यांना सांगितली तर ज्या समस्येमुळे दिवसभर आपलं डोकं पोखरलेलं असत त्याबद्दल काहीतरी नाथ महाराज उपाय सांगतील ना सांग काय सुंदर सुंदर उपाय याचे होतेकडे आपल्याकडे दारिद्र्य असेल ना बाल चंद्रार्क नावाचं एक व्रत आहे ते व्रत केलं ना ते व्रत पूर्ण झालं की नंतर लक्ष्मी कधी कमी पडत नाही आयुष्यात पुरेशी राहते फार तुम्ही अगदी बंगले बांधालन गाड्या चालवायला ऍक्सिडेंट होऊन मराल असं नव्हे पण प्रारब्धाचा भाग असेल तर मिळेल ते असं तो भाग नाही प्रारब्धातल्या गोष्टी सुद्धा काही वेळा आपल्या कर्मामुळे आडलेल्या असतात त्या सोडवून घ्यायची ही व्रत आहे एकजण म्हणले बुआ ते बाकी महाराज राहू द्या ते आधी जाता घरात जर चोर आला तर तो चोर विनमुख जावा म्हणून मंत्र आहे घरी चोर येऊ नये म्हणून मंत्राय अहो घरातली वस्तू हारवली तर ती सापडावी म्हणून मंत्र आहे बुआ ती कधी सांगाल तीन दिवसात कधी पण सांगेल चिकवू नका कीर्तन <laughs> भारतीय ही व्यवस्था आहे ना चार वेद आहे त्यातला अथर्वण वेद याकरताच खर्च झालाय बराचसा सकाम उपासनांकरता भागवतामध्ये हा विषय फार अप्रती मला शुकदेवांनी साकलल्यानं याचं विवरण एका अध्याय राजा करता केलंय एक अध्याय पूर्ण सकाम उपासनेचा ज्याला तेजस्वी असावं वाटतं त्यानं अग्निची उपासना करावी ज्याला राजा असावा वाटतं कायम आपण अधिकारी असावं त्यानं विश्वे देवा उपासना करावी आपल्या स्थानापासून आपल्याला कोणी दूर करू नये म्हणजे मुख्यमंत्री पद जाऊ नये उदाहरण त्यानं साध्य नावाच्या देवाची उपासना करावी ज्याला सुंदर दिसावं असं वाटतं कायम सौंदर्य दरवर्षी बदलतात ना ते नंबर दरवर्षी वेगळी असते की मी सांगा मिस युनिवर्स दरवर्षी बदलते तरी माणसं आयुष्य घालवतात त्याकरता मग असं आपण कायम श्रेष्ठ असावा आपलं ऐश्वर कधी कमी होऊ नये कळलं का आपल्या ऐश्वर्याला कधी बाधा येऊ नाही असं ज्याला वाटतं चेहऱ्याच्या बाबतीत एकूण तब्येतीच्या बाबतीत त्यानं फेअर अँड लवलीच पूजन करावं असं नाही लिहिलेलं मी विनोद सांगितला ते म्हणले खेडेगावातल्या लोकांना फेअर अँड लवली म्हणता येत नाही बरं का लावतात अंगाला ते पण म्हणता येत नाही ते फिर होऊन लावली फिरवून लावली म्हणतात ते फिरवून लावली बरोबर आहे त्यानं अप्सरांचं पूजन करावं आपल्याकडे अप्सरांचे विश्वे देवा ज्याला संतती व्यवस्थित व्हावी वाटत त्यानं पितरांना तृप्त करावं हे मी एवढ्या करते सगळं सांगतोय कि हे सगळं भागवतात आलंय म्हणजे मूळ आपल्या ग्रंथामध्ये आलंय उपासना कशा कराव्यात ते सांगितलं नाथ महाराजांच्या निरूपणात केव्हा असा एखादा मुद्दा छोटासा येऊन जायचा हे मिळवून पुन्हा तिथे सुख नाही म्हणून तिथे थांबू नका हा मुद्दा आहे पण हवा असेल तर मिळवायलाच पाहिजे म्हणून सकाम उपासना आणि निष्काम उपासना या दोन्ही ईश्वराच्याच कराव्या आणि लोकांकडे तोंड वेंगाडण्यापेक्षा देवाकडे जाणं किती कधी चांगलं कि नाही हिला असं वाटायचं की आपलं दुःख नाथांना समजूया सांगूया म्हणून यायची आज सांगूया कीर्तन झालं की सगळे लोक नमस्काराला पुढे येतात ना कीर्तन झालं की नमस्कार करावा अशी पद्धत आहे कशा करता पद्धत का पद्धत म्हणून नाही एकाला विचारलं का ते म्हणले फार मोठे बू आहेत वारकरी साम्राजयातले अधिकारी ते मग त्या, त्यानं विचारलं का हो ते म्हणले तुझ काय का मत आहे म्हणलं वेदांत चांगला बुवासा म्हणून हॅ म्हटले अजिबात नाही मग म्हणलं निरूपण चांगलं गाणं चांगलं म्हणून नाही म्हणले मग आख्यान चांगलं संतांची कथा चांगली सांगितली म्हणून नाही म्हणले मग कीर्तनाची गादी म्हणून छे म्हणले असं नाही काही मग का... त्याच कारण म्हणले लोकांचं डोक्यात काय असत बुवा तुम्ही गेले अनेक तास आमच्या डोक्यात भराव भराव भराव भराव भरवण्याचा प्रयत्न केलात ते तुमचं तुम्हाला साभार परत आणि काय चूक आहे सांगा बघा लोकांचं बुवाला पुढच्या गावात गेल्यावर हेच लागतं परत आपल्याला काय करायचंय जय जय रघु त्या साधूंच म्हणणं असं की नमस्कार नमस्कार नमस्कार असा नमस्कार नसावा सोडा यातली नमस्कार करायचं ठरवलं पटकन निघून जायची मागच्या माग पण आज नमस्कार करायचा असं ठरवलं तिनं आणि दुःख सांगायचं आपल्या बाजूला बसायचं आणि सांगायचं महाराज ह्याच्यावर काही उपाय आहे का पण कीर्तन झालं दुःखच विसरली हो सांगावस वाटायचं नाही असं रोज व्हायला लागला अस महिनाभर आणि एक दिवस एक चमत्कार झाला तो चमत्कार काय झाला हे ऐकाय करता उद्या संध्याकाळी साडेपाच ला एकत्र जमायचं अगला एपिसोड कल श्याम साडेपाच बजे पूर्वरंग ही ऐका आणि आख्यानही ऐका श्रोदेव थोडीशी अशी संपत्ती मिळवा कि हा देह टाकल्ध बरबर संपत्ति तिलाह टाकला तरीके बोबर ये अपन आता मिलते सहतो सुई सुधा बह नहीं, नहीं सुई कमी कमी है अरे लाख कमाओ लाख कमाओ सोना चांदी और मोती लाख कमाओ सोना चांदी और मोती लेकिन कफन को जेबे नहीं होती म्हटले श्रीमंत आहे त्याचा जरा खिसा मोठा शिवाय तो मेल्यानंतर असं कधी असत का खिसा नसतो बघा जगात एकमेव वस्त्र असं आहे की त्याला खिसा नसतो आणि ते म्हणजे कफन सांगण्याचा सा हेतू कळला का एवढाच हेतू कि कुठली तरी अशी संपत्ती आपल्या असू दे की हा देह पडला तरी आपल्या येऊ दे दोन प्रकारची संपत्ती बरोबर येते एक धर्म संपत्ती आणि दुसरी अध्यात्म संपत्ती या दोन संपत्तीच या ठिकाणी वाटप सुरू आहे आपण यून जेवडे एकाग्र वाल तेवढ्या आपल्या बॅगा भरल्या जातील आणि विशेष आहे त्या संपत्तीचा इथेही उपयोग आहे बरं का आपण अध्यात्म श्रीमंत झाला ना की परमार्थाच्या परिणामानं प्रपंचातल्या सुद्धा दुःखाचं एक स्तर कमी होतो दुःखानुभव कमी होतो प्रसंग तोच असतो पण मी बॅलन्स राहतो शांत राहतो बुद्धी हालत नाही त्यामुळे पुढचा निर्णय योग्य घेतला जातो आणि पुढचं दुःख कमी होतं व्हेंटिलेट होतो मनुष्य असा एकूण याचा परिणाम आहे म्हणून आपण वेळेवर या आठच्या दरम्यान आपल्याला सोडायची जबाबदारी माझी सोडायची म्हणजे घरापर्यंत सोडायची नव्हे बुवा तुम्ही म्हंटला असा अर्थ नव्हे आठ सव्वा आपण थांबू आठ आठच आठ आठ आठ वाजले आठ पाच होत अजून इथंच थांबतो मूळ पदामध्ये नाथ महाराज सांगतात जे नाथ महाराज सांगत होते हे मनुष्याच्या देहामध्ये आपण आलात काहीतरी त्याची व्यवस्था करा तेच नामदेव महाराज मूळ पदामध्ये आपल्याला सांगतात मनुष्य जन्माचे करावे सार्थक कर। मनुष्य जन्माचे करावे ऐसा विवेक पांडुरंगा ऐसा विवेक विवेक साधे विवेक पांडुरगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक करावे सार्थक करावे सार्थक झाले कीर्तन शेवट गोडत जाणकीच्या वर कीर्तन रंगी वाजवात कल्याण झाले कीर्तन शेवट गोड धरा मणी धरा श्री जानकीच्या वरा सुखसहिता दुखरहिता निर्मळे एकांताहना गहना सामी सगळे ब्रह्मादिकांत जय देव जय देव जय कृणाकर हरती गोवाळू सद्गुरु माहेरा माये विश्रांती ठाकूर सद्गुरु प्रसाद सुलभावर रामी रामदास जय देव जय देव हरती गोवाळू सद्गुरु माहेरा श्रीधर स्वामी आरती करीत हो गुरु गुरुराया मम मानस हे चरणी तर्पुने ओवाळी न पूर्ण सनातन तू सर्वसाक्षी श्रीधरा तू सर्वसाक्षी साठी परब्रह्मलक्षी महिमावर्ण ोळाशंकर श्रीधरा श्रीमय व्यापक सर्वराचर तू विश्वंभर श्रीधर स्वामी आरतीक तुजला गुरुराया श्रीधरा तुझला गुरुराय मम मानस भट्टपुरविशी भक्ती पाहोनी श्रीधरा भक्ती पाहोनी दया सागराजी नाना केस शांती सुखाची प्रखंड मूर्ती सद्गुरु श्रीधरा सद्गुरु श्रीधरा भक्तावरती कृपा कर वाचा मसेंद्रिये प्रश्युतं केश रामनायणं कृष्णदर वाधर माधव हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे राजाधिराज रामचंद्र महाराज की सद्गुरुभवान श्रीधरस्वामी महाराज की दत्त जदन श्री एकनाथ महाराज की जय सबसंतन की जय सदा सर्व योग तुझा घडावा तुसे देहमासा पडावा उपेक्षु नभो गुणवंतानंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ रघुनंदना रम रघुनंदना Rama Rama Rama Rama Rama Kula Bushana Rama Rama Rama Rama Rama Rama Jhaan Vipate Rama Rama Rama Rama Rama Vimalam Rama Rama Rama Rama Deen Vatsala Bakt Vatsala Rama Rama Asmane Tujhi Ramya Lidha Rama Rama Rama Rama Rama Rama Hold Tari tari tari tari rama, rama todi dodi dodi, bava vasha, rama bava vasha, nanyasaran rami rama dasa, rama rama rama jappa sri tahirama, rama rama rama jappa sri tahirama raja, जपसिता रा, राम रापरा राम सीता रा, राम राम, रा, सीता रा, सीता रा, सीता। रा सीता। राम, जप सज्जनगड निवास मासे रामदास माय मचंद्रमाय मारदापुर निवास मासे श्रीधर गुरमाय मामाय श्रीधर गुरु मा श्रीधर गुरुमाये सज्जनगड निवास मासे रामदास माय माधे रामदास माय रामदास माय माधे रामदास माय सीताकास्मरण जय राम सद्गुरू समर्थ रामदास आ रुद्र हनुमा गंगाधरस्वामी महाराज के भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय जय रघुवीर समरथ